गोपाल कृष्ण भगवान की जय एकनाथी भागवत अर्थ अध्याय ओवी 301 शिष्याला स्मृती वाक्य याविषयी प्रमाण आहे त्यामुळे शिष्याला कमी समजणे हे त्याला ठाऊकच नसते त्याला तो पूर्ण ब्रह्म भावाने पाहतो <clears throat> शिष्य आपल्या भावनेनेच त्याची सेवा करतो पण सद्गुरु त्याला आपला सेवक म्हणत नाही कारण ज्याला सर्व भूते भगवत्रूप झाली त्याला शिष्य सेवकत्वाने वेगळा कोटचा राहणार मी हा असा एक महायोगी आहे असेही तो जगात मिरवत नाही तो आपल्या अंगी सद्गुरुत्वाचा ताठा केव्हाही भरू देत नाही आपल्या चरितार्थाचा भार स्वप्नातही शिष्यावर घालत नाही उलट शिष्याचे फार मोठेही संकट स्वतःच निवारण करतो मी एक अकरता आत्मयोगीच आहे अशा अभिमानाने विषयांचा भोग घेत नाही किंवा विषयाचा निश्चे त्याग करावा असाही त्याचा आग्रह नसतो तो आसक्तीने विषय भोगही घेत नाही व स्वतः त्याचा त्यागही करीत नाही तर प्रारब्धाच्या अनुसार जे प्राप्त होईल ते देहाकडून करून परब्रम्ह चिंतनात निमग्न असतो देह पालखीत बसला किंवा विष्ठेत पडला तरी त्या दोहोंचेही सुख दुःख त्याच्या मी म्हणून कधीच उभे राहत नाही देहात असूनही त्याचा अहंकार नाही व गृहासक्ती नाही उलट तो व्यवहारात लौकिक स्थितीला अनुसरून लोकाप्रमाणे सुखाने वागतो त्याची पत्नी त्याला हा माझा पती असे म्हणते पुत्र हा माझा पिता असे म्हणतो शिष्य हा आपला गुरु असे म्हणतात पण तो तत्वत त्या सर्वाहून अलिप्त राहून त्यांच्यात असतो व अशा पूर्ण प्रतीने ईश्वराची भक्ती करून दाखवतो आणि सर्व भूतांमध्ये हरी भजन करावे असाच शिष्यांना उपदेश करतो सद्गुरूची ही स्वाभाविक लक्षणे पंडितांना पांडित्याच्या अभिमानामुळे कळत नाहीत जे पूर्णानुभवी असतात तेच ही सद्गुरूची खूण ओळखतात इतरांचे ज्ञान त्याच्या ठिकाणी कुंठित होते पूर्ण शांती हीच त्याच्या गुरुत्वाची खूण आहे हेच सद्गुरुत्वाचे मुख्य लक्षण व मुख्य भूषण आहे या जगात शांतीला कोठेच अवकाश मिळेनासा झाल्यामुळे ती बिचारी निराधार होऊन सद्गुरूंच्या पायापाशी सुखाने राहवयास आली आणि कन्या माहेरी आल्यावर जशी स्वानंदाने रममाण होते त्याप्रमाणे सद्गुरूपाशी आलेली शांती तेथे सुखाने राहते वेदशास्त्रांचे निश्चित ज्ञान असूनही जो आपले पांडित्य मिरवित नाही आणि पूर्ण शांतीचा साक्षात अनुभव घेतो तोच सद्गुरु होय असे तू निश्चयाने जाण सद्गुरुचे हे सविस्तर वर्णन ऐकून श्रोते कदाचित रागावतील आणि म्हणतील की हा ग्रंथ तुम्ही व्यर्थ काढलात वाढविलात पण मी तरी काय करू श्लोकातील निष्णात या पदाचा अर्थ सांगत असताना मला हे वर्णन सहज स्फुरले पण ही युक्ती माझ्या पदरची नवे, सद्गुरु आपणच आपली स्थिती माझ्याकडून शब्द व शब्दार्थ साधवून ग्रंथार्थ रूपाने बोलवित आहे तथापि सद्गुरुंची लक्षणे अगाध आहेत त्यामुळे मला त्यांचे यथार्थ वर्णन करवत नाही अहो वेद सुद्धा जेथे वेडावले व स्तब्ध बसले तेथे ते माझे बोलणे कसे पुरणार पण यात एक मोठे आश्चर्य असे ते पहा भागवत आतिल परमार्थ या देश ने चांगला साधला व त्यामुळे निजसखा जनार्दन स्वामी संतुष्ट झाला हा ज एकनाथ जनार्दन स्वामींना शरण आहे त्याची जावर पूर्ण कृपा होते तो देहामध्ये असला तरी त्याला देहबंधन स्पर्श करत नाही गुरुभक्तांना देहबंध प्राप्त होत नाही हे तू निश्चयाने जाण त्याच्या चरणाचे सेवन केले असता देहात असूनही देहबंधन प्राप्त होत नाही त्यालाच अनन्य शरण जाल्यावर अगाध ज्ञानाचा ठेवा कोण कसा देतो हे कळत नाही सद्गुरूची भक्ती केल्या वाचून परमार्थ प्राप्ती केव्हाही होत नाही म्हणून शिष्याच्या हितासाठी या ग्रंथात गुरुभक्ती सांगितली गुरुला अनन्य शरण झाले असता तो यथार्थ आत्मबोधाने व सद्भावने शिष्याला सुखी करतो राजा मी सद्गुरु स्थितीचे पूर्णपणे निरूपण केले आता तू सावधान मनाने शिष्याचे लक्षण ऐक तुरुवात्मदैवत हा सन तेथे ज्याचा आत्मा व दैवत गुरुच आहे असे होऊन अमायया अनुवृत्त्या निष्कपट अशा सेवेने भागवतांधर्मान शिशे शिक्षेत भगवंतांनी स्वमुखाने सांगितलेले आत्मप्राप्तीचे उपाय असे धर्म शिका य आत्मा ज्यांचे योगे आत्मरूप असा आत्म च हरी आत्मदि तुष्येत व भक्तांना आत्मस्वरूप देणारा असा हरी संतुष्ट होतो ज्या भागवत धर्मांनी वस्तुतः सर्व भूतांचा आत्मा पण बलिप्रभूतीप्रमाणे उपासकांना आत्मभाव देणारा हरि संतृप्त होईल ते भागवत धर्म गुरु हाच ज्याचा आत्मा व दैवत आहे अशा शिष्याने निष्कपट सेवेने गुरुपासून शिकावे काही शिष्य वरून मात्र सात्विक दिसतात पण आतून मोठे विकल्पी व दाभिक असतात कोणी ठकवून ज्ञान संपादन करणारे अतिधूर्त असतात कित्येकांना केवळ प्रतिष्ठेची हाव असते कित्येकांना पूज्यतेची हाव असते कोणाला ज्ञातृत्वाचा अभिमान असतो तर कोणाला आपण महासिद्धी मिळवाव्या असे वाटते कोणी नुसते वावदूक असतात कोणी अतिशय कर्मठ असतात तर कोणी आम्ही ब्रह्मनिष्ठ आहोत अभिमानाने कर्मभ्रष्ट झालेले असतात कोणाला प्राणायामाची आवड असते कित्येकांना आसन जयाचा अभिमान असतो कित्येकांचे मन संशयी असते पूर्ण विश्वास कोठेच नसतो कित्येक मोठ्या आदराने गुरुपदेश घेतात पण या उपदेशाने आपले पारमार्थिक कल्याण होईल किंवा नाही असा विकल्प त्यांच्या मनात असतोच शिष्याचे असे अनेक प्रकार आहेत पण ते सर्व ढोंगी आहेत असे तू समज आता ते निष्कपट शुद्ध सत्वगुण संपन्न मुख्य परमार्थाचे साधक सर्वथा अवचक गुरुचरणाचे अंकित झाले गुरुवाक्याला मनाने विकून घेतलेले व आपले सर्वस्व सद्गुरुवरून सत्वर रोवाळून टाकणारे जो सद्गुरुच्या शब्दावर आपल्या जीवितांची कुरवंडी करतो गुरुच्या आज्ञेबाहेर तिळभरही जाऊ शकत नाही सद्गुरुला मनुष्य बुद्धीने पाहणे ज्याला ठाऊकही नाही आणि जो गुरुसेवेसाठी सत्य सत्य, सत्य निरतिशय हर्षाने तत्पर असतो व आठही प्रहर ती करण्यात एक अणुमात्रही अंतर करीत नाही हे काम माझ्या योग्यतेचे आहे व हे काम योग्यतेचे नाही असे ज्याच्या मनाला वाटत नाही आपले नित्य कर्मही गौण मानून जो गुरुसेवेला उत्तमोत्तम समजतो मोठ्या श्रद्धेने सेवा करण्यासाठी गुरु सन्निध राहतो आणि कष्टतर सेवा करण्याचा जसा जसा प्रसंग येतो तसा तसा त्याचा उल्हास वाढत जातो सद्गुरूला अशा प्रकारचे सचशिष्य व पूर्वी सांगितल्या प्रकारचे कपटी अशिच्छ असे दोन्ही सारखेच पण ज्याचा जसा भाव असतो तसा त्याला फलाचा लाभ होतो भावेधु विद्यते देवहा, जेथे भाव तेथे देव हाच न्याय उपदेशालाही लागू पडतो प्रत्येकाला त्याच्या त्याच्या भावनेप्रमाणे फल मिळत असते हिरण्य मृत्यू टाळण्यासाठी आपल्या भावनेप्रमाणे येत केला पण तो बिचारा फसला देवाने संधी साधून त्याचा घात केला पण त्याचा उलट माझे रक्षण करणारा देवाधिदेव आहे असा प्रल्हादाचा भाव होता त्यामुळे त्याच्या पित्याने त्याला मारण्यासाठी तितके जरी प्रयत्न केले तरी त्याच्या भावनेने ते सर्व फुकट गेले परमार्थात ज्ञानेत्वाचा अभिमान ही शुद्ध नागवण आहे जो पूर्ण सद्भावाने युक्त असतो तोच जन्म मरणाचा करतो मी मोठा ज्ञाता शिष्याची परीक्षा करणारा आहे ही अहंता सद्गुरूला नसते त्यामुळे त्या, त्या शिष्याचा जसा भाव असतो तसे त्याला फल मिळते सदशिष्याचा सद्भाव कसा अपूर्व असतो तो पहा गुरु आणि ब्रह्मा याचा ऐक्य भाव हाच त्याचा निश्चित निर्वाह असतो माझ्या इंद्रिय प्रेरणा करणारा माझा आत्मा सद्गुरू माझ्या हृदयात आहे आणि बाह्य सेवेसाठी तत्वत हा ब्रह्ममूर्ती सद्गुरू आहे असे तो मानतो तो पूर्ण भावनेने चित्त वित्त व जीवित हे एकरूप करून सद्गुरू चरणी घालतो व सर्वस्वाने आत्मार्पण करतो त्यामुळे पूर्ण संतुष्ट झालेला स्वामी प्रेमाला आपण स्वांगाने सेवकाधीन होतो बलीने आत्मसमर्पण केले असता स्वतः वनमाळी त्याच्या द्वारातील द्वारपाल झाला भजन भावाची अपूर्वता ही आहे की स्वामी सेवकाजवळ राहतो जे उत्तम भक्त असतात ते स्वतःच अशा अगाध प्रीतीला पात्र होतात पण भोळ्या भोळ्या लोकांना ही स्थिती कशी प्राप्त होते त्यांनीही सद्गुरूला सर्व भावाने शरण जावे म्हणजे तोही संतुष्ट होऊन शिष्याला उपदेश करतो ज्या भजनाने भगवंताचे भजन करून उत्तम भक्त झाले ते सर्व निश्चित भागवत धर्म सद्भावाने शिकावे सत्संगती अवश्य करावी कारण ही मुख्य भागवत धर्म भागवत वर्म स्थिती आहे आणि सद्गुरु ही असत्संगतीच्या त्यागासाठी शिष्याला हेच शिकवतात आदव सर्व प्रथम सर्वतः सर्व, सर्व म्हणजे स्त्री पुत्र धन देह इत्यादीचे ठिकाणी मनसहा असंगम मनाची अनासक्ती वैराग्य साधूशु संगम च साधूंचा सहवास भूतेशु च आणि सर्व भूतांचे ठिकाणी यथोचितम ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार दया, दया मैत्री नम्रता असावी अनासक्ती साधुसंग व हीन प्राण्यांवर दया समान शीलांची मैत्री व श्रेष्ठांशी विनय हे गुण साक्षात शिकावे मनाने सर्व विषयांपासून विरक्त व्हावे अशी जर इच्छा असेल तर अगोदर सत्संग अवश्य धरावा व असत्संग सोडावा देह संगती हाच मुख्य असत्संग आहे त्याची समूळ निवृत्ती करावी जगामध्ये सत्संग प्रबल आहे असे हे राजा तू निश्चयाने जाण जेथे पूर्ण दया मैत्री व विनय हे त्रिविध लक्षण मुख्यत्वे करून असते त्याचाच सत्संग करावा कारण तोच स्वहिताला कारण होतो आपले थोरपण सोडून साधू पुढे पूर्णपणे सोडून त्यांना लोटांगण घालावे पूज्य देव नाही संतांच्या पूजनाने देवाधिदेव स्वतः संतुष्ट होतो संत चरणाचे रजकण मोठ्या श्रद्धेने मस्तकावर धारण करावे संतांपुढे आपले ज्ञान सर्वथा मिरवू नये संतांचा समुदाय पाहून त्यांमध्ये अनन्य भावाने भगवत भगवतभाव ठेवावा कारण भगवत भावाने नम्र होण्याचे जे शील त्यालाच विनय म्हणतात नम्रपणाने संत चरणांची सेवा केली असता भूतदया पूर्णपणे वाढते हे राजा आता तू दयेचे लक्षण सावधान चित्ताने ऐक बुताशी कोणी निष्ठुरपणाने वागत आहे असे पाहताच याचे प्राण कासावीस होतात मग हा स्वतः त्यांच्याशी निष्ठुरपणे वागेल हे त्याच्याकडून स्वप्नीही घडत नाही ज्याच्या योगाने स्वतःला दुःख होते तसले वतन तो भूतांशी कधीच करीत नाही ज्या प्रकारच्या वर्तनाने त्याला स्वतःला सुख होते तसेच वर्तन तो दिनाशी करतो त्याची सर्व प्राण्यांवर सारखीच दया असते तो कोणालाही कधी कठीण शब्द बोलत नाही भूतांच्या पिडेचे निवारण करणे हाच त्या आपल्या सुखाचा उपाय आहे असे तो समजतो एखाद्या सामान्य जीवाला उद्देशून तोंडातून कठिन शब्द निघाल्यास तो त्या जिव्हेचा जीव घेव पाहतो एखाद्या प्राण्याविषयी दुष्ट संकल्प मनात आल्यास आपल्या चित्ताचा समूळ नाश करण्यास तयार होतो प्राण्यांना जेथे पीडा होत असेल तेथे आपला जीव घालवा धावतो दयेमुळे त्याला सर्व भूते आपल्या जीवापेक्षाही अधिक वाटतात असल्या कारुण्याला दया हे योग्य नाव आहे आता मैत्रीचे लक्षण सांगतो ते लक्ष देऊन ऐक सर्व भूतांमध्ये जो सरुद्व ठेवतो म्हणजे त्याला आपल्या सरुदावाचून दुसरे काही दिसतच नाही व अशी मैत्री न ठेवता जो भूतांमध्ये भेदभाव ठेवतो तो भगवत भक्तच नव्हे जो विषय संबंधाचा कंटाळा करीत नाही ज्याच्या मनात अनेक विकल्प उठत नाहीत अनेक संकटे जरी आली तरी जो मैत्रीपासून यालाच साधूचा मित्रभाव म्हणतात प्राण जरी गेला व कल्पांत कालाचा घाला येत आहे असे दिसले तरी त्याचा मित्रभाव तुटत नाही उलट तशा प्रसंगीही त्याचा मित्रसमुदाय एकरूप होतो अशा आत्मस्थितीचे आचरण करीत असता सर्व भूतांविषयी श्रद्धा उत्पन्न होते श्रद्धेचीही मी आता उपपत्ती सांगतो श्रद्धेचे लक्षण आश्चर्यकारक आहे तिच्या योगाने मुंगी व ब्रह्मदेव समान असतात तथापि प्रत्येक प्राण्याशी त्याचा त्याच्या योग्यतेप्रमाणे आचरण करणे सर्वथा चुकत नाही अर्ध पाद्यादिकांनी पूजन सर्वस्वदान आणि सन्मान ही पूर्ण श्रद्धा ब्राह्मणांमध्येच उचित आहे पण कित्येकांना नुसते अन्न देणेच उचित आहे दुसऱ्या कित्येकांना अन्न व आच्छादान उचित काहींना धान्याचे कोरडे कण कोन, कोणाला तृण व जळ व काहींना नुसते जलपान उचित आहे ज्याने ज्याला पूर्ण सुख होईल तेच ते श्रद्धेने करणे उचित होय अनुचित श्रद्धेचे लक्षण दुःख कर व सर्वांशी अपूर्ण आहे जसे ब्राह्मणापुढे गवत वाढणे व वा गायी पुढे कुत्र्याला सिंहासनावर बसवणे आणि साधूला थारोळ्यावर बसण्यास सांगणे हे श्रद्धेचे अनुचित लक्षण आहे वाघ उपाशी आहे म्हणून त्याला गोदान करता येत नाही गाईला जरी त्रास झाला तरी तिला तेल लावून अभ्यंग स्नान घालता येत नाही देह इंद्रिय जरी एक असली तरी जिव्हाचे काम कानानी होत नाही आतील श्रद्धा अभिन्न असणे हे भागवत धर्माचे मुख्य लक्षण आहे भूतामध्ये भूतात्मा एक रूपाने स्थित आहे दया आणि मैत्री ही साधूची भक्ती आहे तीच कोणत्या उपायाने साध्य होते ते प्रबुद्ध महर्षी पुढील नऊ श्लोकात राजाला सांगतील साधकांना आत्मप्राप्ती होण्यास हीच मुख्य भागवत स्थिती आहे शौच तपहा तिथीक्षाम प्रत्यक्ष अंतर बाह्य पवित्रता स्वधर्माचरण व क्षमा मौनम स्वाध्यायम आर्जवम व्यर्थ भाषण न करणे वेदाध्ययन व मनाचा रसा सरळपणा व कोणाचा ठिकाणी समत्व बुद्धी असणे मृतिका व जल यांनी बाह्य देहाची शुद्धी आणि अदम्भ अमान इत्यादी आभ्यंतर शुद्धी शिकावी स्वधर्माचरण क्षमा व्यर्थ शब्द न उच्चारणे अधिकारानुसार वेद पाठादिक सरळपणा गृहस्थांचे गौण आणि यती व ब्रह्मचारी यांचे मुख्य ब्रह्मचर्य प्राणीमात्राचा अद्रोह शीतोष्ण सुखदुःखादी द्वंद्व प्राप्ती झाली हर्ष व विषाद यांचा अभाव इत्यादी धर्म शिकावे मुख्य परमार्थ साधण्यासाठी शुचिरभूतपणा अवश्य पाहिजे शुद्धी वाचून निजहित केव्हाही हाती लागणार नाही यासाठी हे राजा शुद्ध शौचाची कथा ऐक अंतकरणाची मलिनता घालवल्या वाचून बाह्य देहाची शुद्धी प्राप्त होत नाही वासनारुपी मळाने मलिन झालेले मन स्वच्छ न करता बाह्य पवित्रतेचा मान मात्र नुसता अहंकार व वा गुरु वाक्यावरील निष्ठा त्याला स्वच्छ करावे सोन्याला मुशीत टाकले म्हणजे त्यावरील मळ निघून जातो व त्याचा कस वाढतो त्याप्रमाणे गुरुसेवेने जडत्व निघून जाते व चित्त शुद्ध होते आरशाला घासून स्वच्छ केले असताना त्यात आपल्या मुखाचे शुद्ध प्रतिबिंब दिसते त्याचप्रमाणे चित्तशुद्धी झाली असता आत्मशुद्धी अनायांडाने परीसाला लोखंडपणालाच मुकावे त्याप्रमाणे चित्तशुद्धीने स्थूल बुद्धीला पळावयास लावावे सूर्यकांत मणी सूर्याच्या समोर धरल्यास तो आपल्या शुद्धपणाने प्रदीप्त होतो त्याची प्रभा काह्य पदार्थात प्रकट होते आणि तोच अग्निम्याने ते खरोखर मोठे दाभिक होत शुद्धीसाठी थोडेसेच जल घेतल्यास हातालाही घाण राहते व शरीरही निर्मल होत नाही त्याचप्रमाणे विकल्पाने मन अपवित्र होते मनात का विष भरले आहे व वरून वटवट मात्र फार चांगली चालली आहे पण ते तसले कवंडळ कोणीही स्वीकारत नाही कारण त्या वटवट करणाऱ्याचे अंतःकरण स्वभावतच मलिन असते परटाचा नायकाला पवित्र तीर्थात चांगले धुतले तरी तो काय पवित्र ब्राह्मण होणार आहे नटाने राजाची चिन्हे धारण केली तरी तो बाह्य उपचारांनी खरा राजा कधीच होत नाही एखादी कन्या अति सुंदर कोमल व गोमटी आहे पण तिच्या ओठावर तिळा एवढे जरी कोड असले तरी ती वरून सुंदर असूनही तिला कोणी वर एखाद्या नग्न स्त्रीने डोक्यावर मोत्याची जाळी घालावी किंवा नगटीने नाकात पाणीदार मोत्याची नद घालावी त्याप्रमाणे एखाद्या ढोंग्याने बाह्य पवित्रता कितीही जरी दाखवली तरी ती व्यर्थच होय कावळ्याला दह्याचा लेप जरी दिला तरी तो काय राजहंस होईल कापसाला दही म्हणून किती जरी घुसळले तरी त्यापासून लोणी निघत नाही उलट जगात उपहासच होतो त्याच न्यायाने मनात विकल्प असताना बाहेरून पवित्रतेचा आव किती जरी आणला तरी खरोखर ते ढोंग आहे असे तू समज गुरुवाक्याच्या प्रतीने ज्याने आपले अंतःकरण शुद्ध केलेले असते व शास्त्रोक्त स्नादी उपायांनी बाह्य शरीर शुद्ध केले असते म्हणजे असे दोन प्रकारचे शुचित्व जेथे निश्चित असते तेथेच अद्वैत स्थिती नांदे अंतःकरणात पूर्णपणे राहणारे शुचित्व बाह्य कर्मामध्ये आपोआप प्रकट होते आणि असले शुचित शुचित्वच दशेला अनायासाने व्यक्त करते ईश्वर भावाचे हे मुख्य वर्म प्रेमासह हो मनात भिनल्यास त्याचे कर्मच ब्रम्ह होते नंतर त्याला देहभ्रम बाधत नाही हे राजा अशा शुद्धीलाच खरे शौच म्हणतात आता मी तुला तपाची स्थिती सांगतो ती ऐक व्रता उपायांनी शरीराला कृष करणे याला तप असे म्हणतात पण ते प्रारब्धानेच प्राप्त होते वस्तुत हृदयामध्ये श्रीकृष्ण स्वरूपाचे सतत ध्यान करणे शुद्ध तपाचे लक्षण आहे समरांगणात उडालेल्या धुळीने दृष्टी मलिन झाली असता एखादा शूर योद्धा काही एक विचार न करता जसा पराक्रम गाजवीत सुटतो त्याप्रमाणे ईश्वराला मनात धरून जो या सृष्टीत प्राप्त व्यवहार करतो तो शुद्ध तपस्वी होय तपाचे मुख्य स्वरूप हेच आहे यालाच शुद्ध तप असे नाव आहे या पलीकडे त्याचे वर्णन करता येत नाही व्यर्थ करण्यात काय अर्थ आहे मुमुक्षणा द्वंद्वांना सहन करणे स्वरूप कळावे म्हणून ज्याप्रमाणेवरील चित्रातील वाघीण आणि वाघ या दोहो मध्ये भिंत स्वरूपाने सारखीच असते त्याप्रमाणे आपले शरीर त्या दोन्ही भोग प्रसंगी अखंड एकरूप असते दावाग्नीच्या प्रचंड ज्वालांनी आकाश पोळत नाही त्यांच्याशी त्याचा संसर्ग झाला असूनही ते स्वरूपाने त्याहून भिन्न व अलिप्तच राहते पृथ्वीवर शीतल जल पडो की बर्फ पडो पृथ्वी आपल्या स्वाभाविक क्षमतेमुळे कधी काकडत नाही त्याचप्रमाणे साधू आपल्या स्वरूपानुभवाने द्वंद्वांनी व्याकुळ होत नाही शरीर हिवाने जरी कापत असले तरी विद्वान साधू कापत नाही त्याचे शरीर कापते शरीर तापाने जरी अतिशय तप्त झाले तरी साधू त्या देहतापाने संतप्त होत नाही हे राजा तो जितक्या आवडीने सुखात आसक्त होतो तितक्याच आवडीने तो दुःखाचाही अनुभव घेतो याला द्वंद व सहिष्णुता हे नाव आहे गोफणीतून मारलेला दगड अंगाला लागला असता दुःख अवश्य होते पण तोच जर सोन्याचा असला तर तो लागल्यामुळे झालेले दुःख लोपून जाते व अनिवार सुख होते सुख व दुःख यांची निजवस्तू एक आहे त्यामुळे साधक द्वंद्वांना एकात्मते व त्यामुळे कठीणपणा असतो पण त्यामध्ये गोडी अखंड असते त्याचप्रमाणे द्वंद्वामध्ये अखंड एकरूप चित घा स्वतः पाहतो अशी ही अखंडता साधकाच्या हाताला जोवर लागत नाही तोवर द्वंद्वाची सहनशीलता निश्चयाने साध्य होत नाही म्हणजे सहन तितीक्षा म्हणतात आता मौनाचे लक्षण सावधान चित्ताने ऐक लोकांमध्ये वादविवाद करावयास लागावे तो देहाभिमान दृढ होतो पण सद्गुरू आपल्या शब्दांनी तो वादविवाद निशेष बुडून टाकतात सद्गुरु वचन कानी पडतात स्तुती व निंदा या दोहोंनाही गिळून वागदिंद सोडून दिले व ते हृदय कमलात एकूप होऊन राहिले एखाद्या वेळी एखाद्याचे अवगुण बोलू लागावे तर त्याच्या जागी त्याला स्वतःचीच प्रती येते त्यामुळे आपोआपच बोलणे बंद पडून गुरुवाक्याने वाणीला मौन पडते एखाद्याचे गुण पाहून स्तुती करावयाचे प्रवृत्त व्हावे तो वाणीला दृढ मौन पडते कारण मीच स्तुतीतील स्तव्य स्तविता व आहे त्यामुळे मीच माझी स्तुती केल्यास माझ्या पदरी पूर्ण मूर्खत्व येईल जेथे निजात्मा सर्वथा नाही असा रीता ठावच कोठे दिसत नाही त्यामुळे तिथे जे जे काही ते ते सर्व आत्मप्रकाशानेच सदा प्रकाशित झाल असत सद्गुरुंनी अशी युक्ती दाखवली व ती चित्तात विश्वासाने स्थिर झाली त्यामुळे वाणी निंदा व स्तुती यातील काहीच करू शकत नाही आपल्या हितासाठी संवाद करावा तर सद्गुरूंच्या वचन सामर्थ्याने वेदशास्त्रांच्या संवाद इत्यादी सर्व वादव्यापार कुंठित झाले असता त्या अतिशुद्ध महामौनाने साधकाला परमानंद होतो अशा प्रकारचे दृढ मौन साधण्यासाठी सद्गुरु वेदाध्ययन करावयास शिकवतो उपनिषदांच्या ब्रह्मसिद्धांतांचे विवेचन करून अर्थ ज्ञानासह त्याचे पाठ सांगतो किंवा श्रीराम व कृष्ण यांचे नामस्मरण हेच अतिदृढ मौन होय कारण अखंड नामगर्जना केल्याने वेदार्थ जणू उभे राहतात ज्याची वाणी रामनामाची सतत गर्जना करते त्याच्यापुढे तीर्थ लोटांगण घालीत येतात देव त्याच्या पाया पडतात आणि यम त्याच्या पायाला पायाच्या तीर्थाला वंदन करतो रामनामाचे जे स्मरण त्यालाच महामौन असे नाव आहे वेदाने त्या नामाची स्तुती केली आहे म्हणून हरिनाम हे शुद्ध अध्ययन आहे वेद एक किंवा नामस्मरण याला स्वाध्याय हे नाव आहे आता अर्जवाचे लक्षण ऐक सर्व जीवांना जसे जीवन किंवा पटामध्ये जसा तंतू आपल्या विलासाने अविरोधाने राहतो तसेच हे अर्जव आहे साखरेचे कमंडळ केल्यास त्याची गोडी नाहीशी होत नाही म्हणजे ते कडू होत नाही, दुष्ट, नाही। आधक, रंजवितो चंद्राची कोर वाकडी असते पण त्यातील अमृत काही वाकडे नसते त्याच न्यायाने विषम लोकांना पाहून याची मनोवृत्ती पालटत नाही तो कोणालाही आपल्याहून कमी योग्यतेचा पाहत नाही सर्वांशी जीवलक सोयऱ्याप्रमाणे वागतो एखाद्याची जशी फार जुनी ओळख असावी त्याप्रमाणे सर्व जीवांशी ओळख असल्याप्रमाणेच तो वागतो न्या म्हणजे आयरण ही तापलेल्या लोखंडाला आधार देते वरून घणाचे घाव घेते साडेसात लोखंडाचा तुकडा धरून वर घाव पडवतात त्या लोखंडाला लोखंडपणानेच ती आपत होऊन राहते त्याप्रमाणे ज्याला सर्व जीव सर्वदा आत भासतात व तसा त्याचा स्वभाव बनलेला असतो त्याच्या या स्वभावाला आर्जव असे नाव आहे गुरुदिक्षा ही अशी अपूर्व आहे मदनाने दानव देव मनुष्य कृषी या सर्वांना आपले दास केले कामदेवाचा मारा अतिदुर्धर असून मनामध्ये कामाचे दृढ ठाणे बसवले आहे पण हा उसने अवसान आणून वरवर निष्कामतेचा आव आणतो व लौकिक चालवतो तथापि त्याचे मनच निष्कामता कबूल करीत नाही सद्गुरूची युक्ती तशी नाही तिच्या योगाने साधकाची कामना वृत्ती पालटते गुरु शिष्याला अखंड ब्रह्मचर्य वृत्तीचा उपदेश करतो स्त्री व पुरुष हे कामदेवाचे राज्य आहे पण गुरुदिक्षा अद्भुत आहे ती स्त्री व पुरुष ही दोन्ही मिथ्या आहेत व विषय सुख हा माईक भ्रम आहे असा प्रत्यून देते उपनिषदात सर्व आनंदाचे उप, उपस्थेंद्रिय हे एकायतन आहे असे सांगितले आहे ते खोटे आहे की काय वेदाचा अर्थ जाणणारे अर्थवेते या अर्थाचे असे विवेचन करून दाखवतात साखरेची गोडी कशी आहे असे कोणाला विचारल्यास ती शब्दाने सांगता येत नाही पण साखरेचा लहानसा कणही तोंडात घातल्यास तिची रुची खाणाऱ्याच्या लक्षात आपोआप येते त्याच न्यायाने पुरुष उपेस्थेंद्रियांच्या द्वारा आनंदाचा अनुभव घेतात म्हणून वेदाने उपस्थ हा आनंदाचा एक आधार आहे असे म्हटले आहे जे संभोगावाच विषयजन्य सुखाची नित्यस्थिती वाढवतात त्यांना त्या सुखाचा केवळ भ्रम झालेला असतो कारण स्त्री व पुरुष या व्यक्ती मिथ्या आहेत साखर खायला वाचून त्याची गोडी जशी कळत नाही त्याप्रमाणे विषयजन्य आनंद प्रत्यक्ष संभोगा वाचून अनुभवास येत नाही यास्तव संभोग हेच आनंदाच्या ज्ञानाचे प्रधान कारण आहे तथापिंद पामर संभोगालाच परम आनंद मानून त्यात आसप्त होतात यातच परमानंद आहे असे मानून त्यांची विषयासक्ती अतिशय वाढते व मूढ लोक जीवाची आटापीट करून त्यासाठी अनेक क्लेश सोसतात साखरेचा नारळ केल्यास त्यातील करवंटी खोबरे वगैरे सर्वच भाग जशी केवळ साखरच असते त्याप्रमाणे विषयांच्या द्वारा उत्पन्न होणारे सर्व सुख तर अनेक पक्वांनी जरी केली तरी त्यातील गोडी एका गुळाच्यामुळेच असते त्याप्रमाणे विषयांपासून होणारे सर्व सुख एका निजानंदामुळे आहे ही मुळची निजगोडी न जाणल्याने पामर लोक विषयासक्तीमुळे क्लेश भोगतात पण सद्गुरुंची कृपा अति प्रबल आहे ती विषय प्रीतीला एकरूप करते त्यामुळे सतशिष्यामध्ये विषयाची आसक्ती नसते गुरुवाक्यावरील निष्ठेमुळे विषयासक्ती मिथ्या आहे हे त्याला तत्वत कळते हा आत्मा व ही आत्मी जसे जोडपे मुळात नाही तर सर्वत्र एक आत्माच आहे हे मुखतत्व प्रत्ययाला आले म्हणजे मग ब्रह्मचर्य अखंड राहते यालाच अखंड नैष्ठिक ब्रह्मचर्य म्हणतात सद्गुरूंनी त्याचा निश्चित बोध केला असता ते दृढ व अभंग राहते आता हे राजा अहिंसेची स्थिती ऐक स्वप्न सुशुप्ती व जागृती या तिन्ही अवस्थांमध्ये जो कोणत्याही प्राण्याकडे डोळे वटारून व कपाळाला आठी घालून पाहत नाही आपण जोराने पाऊल टाकल्यास पृथ्वीला दुःख होईल या काकुळटीने अगदी अवश्य तितकी पावले मोजकी व हळू ठेवीत चालतो कदाचित आकाश दचकेल म्हणून कधी ओरडून बोलत नाही तर आपल्या अमृता सारख्या वचनाने सर्वांना परम सुख देतो याचा शब्द जेव्हा आकाशात प्रवेश करतो तेव्हा शब्दानंद चमत्काराने आकाशाला ही सुखाचे भरते येईल अशा सुखावह शब्दांनी तो भाषण करतो पाण्यात उंचावरून उडी टाकल्यास कदाचित ते खाली दडपेल या भीतीने तो तरंगाप्रमाणेच प्रवाहाच्या दोन्ही थडी क्षुब न होतील अशा बेताने हळूच बुडी मारतो जळात निमग्न होताच जळाचा ताप पूर्णपणे शांत होईल अशा प्रकारे तो स्नान करतो म्हणजे आपल्या स्पर्शाने तो स्वभावत शीतळ असलेल्या जळालाही शीतल करतो कदाचित वाऱ्याला दुःख होईल म्हणून तो श्वासही जपून सोडतो श्वासोच्छवासाचे नियमन करून आपल्या शरीराला वागवतो आपल्यालाच मारण्यासाठी आपले, आपले, आपले हात जसे उचलत नाहीत त्याप्रमाणे इतर प्राण्यांवर प्रहार करावा असे त्याच्या मनातही येत नाही करड्या नजरेने पाहिल्यास प्राण्यांना भीती वाटेल म्हणून क्रूर दृष्टीने तो कधीच पाहत नाही अंगावरील रोम रगडले जातील म्हणून तो अंगमर्दन करीत नाही याप्रमाणे स्वदेहाचे देहत्व भूत हिंसेच्या भीतीने आपलेसे मानित नाही भूतांना येतकिंचितही दुःख दिल्यास त्यातील भूतात्मा दुःखी होईल असा ज्याचा दृढ विश्वास असतो त्याच्याच ठिकाणी अहिंसा वास करते भूतांना शरीर वाणी आणि मन या तीन साधनांनी तीन प्रकारचे दुःख होते पण ज्याच्या ठिकाणी त्या तिहींचाही निश्चेष अभाव असतो तेथेच अहिंसा राहते राजा हीच शुद्ध अहिंसा आहे असे तू निश्चयाने जाण आणि आता द्वंद्व साम्याची स्थिती ऐक